पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण तिसावे नैनी तुरुंग सुमारे सात वर्षानंतर मी परत तुरुंगात आलो तुरुंगातील जीवनाच्या आठवणी थोड्याशा बुजून गेल्या होत्या प्रांतातील मध्यवर्ती तुरुंगासारख्या मोठ्या तुरुंगात मला ठेवण्यात आले असले तरी एकांतवासाचा नवाच अनुभव मला तेथे मिळाला बावीसशे तेवीसशे कैद्यांची वस्ती असणाऱ्या मोठ्या आवारापासून स्वतंत्र अशा आवारात माझी व्यवस्था लावण्यात आली हे आवार छोटेसे व वर्तुळाकार होते वर्तुळाचा व्यास सुमारे शंभर फूट असून त्याच्या भोवती पंधरा फूट उंची तटबंदी होती, होती। आवाराच्या मध्यभागी एक विद्रूप व भकास अशी चार खोल्यांची इमारत होती त्यापैकी एकमेकांना जोडलेल्या दोन खोल्या मडा देण्यात आल्या एकीचा उपयोग स्नानगृह हो, व शौचकूप म्हणून करावायचा होता दुसऱ्या दोन खोल्या काही काळ का पडून राहिल्या बाहेरच्या भरगच्च कार्यक्रमाच्या व उत्साहमय अशा जीवनानंतर मला येथे अगदीच एकाकी व वा कंटाळावाणी वाटू लागले मी आलो तेव्हा फार दमून गेलो होतो म्हणून पहिले दोन तीन दिवस पुष्कळशी झोप घेण्यात उन्हाळा केव्हा सुरु झाला होता माझ्या खोलीच्या बाहेर इमारतीच्या व तटाच्या दरम्यानच्या जागेत मला रात्री उड्यावर निघण्याची परवानगी देण्यात आली माझा विचारा साखळदंडाने जखडून टाकलेला होता तो काकुटीला मारून मी निघून जाईन अथवा तटाची भिंत चढून जाण्यासाठी मी त्याचा उपयोग करीन अशी शंका तुरुंगावरील अधिकाऱ्यांना आली असावी रात्रभर काही विलक्षण आवाज कानावर येत मुख्य तटबंदीचे रक्षण करणारे कैदी निरनिराळ्या सप्तकात परस्परांना साथ घालत असत कधी-कधी ते इतके लांबलचक हेल काढित की झाडांच्या पाण्यातून आक्रोश करीत हिडणाऱ्या वाऱ्याप्रमाणे त्याचा आवाज ऐकू बराकीतून देखरेख करणारे पहारेकरी आपल्या भसाड्या अशा आवाजात कैद्यांची गिनती करीत असत व ऑल असे ओढत रात्रीतून पाच पन्नास कोणीतरी अधिकारी चक्कर मारत असे व पहायावरील रक्षकांना मोठ्याने ओढून काहीतरी विचारत असे माझे आवार बऱ्याच अंतरावर असल्यामुळे मला हे सर्व आवाज अस्पष्टपणे ऐकू प्रथम प्रथमप्रथम हे कसले आवाज आहेत ते मला कळना कधीकधी मला असे वाटे की मी अरण्याच्या अगदी जवळ असून आपल्या शेतातून जंगली जनावरांना पेटाळण्यासाठी शेतकरी हाकाटी करीत आहेत तर कधी अशी कल्पना होईल की श्वापदेच आपले निशागेत आळवीत असून सगळे अरण्य त्यांना जणू काही साथच देत आह चौकोणी आवारापेक्षा वाटो आवारात बंदीवासाची कल्पना अधिक तीव्रतेने होते असे मला वाटतं ही माझी केवळ कल्पनाच आहे की खरोखर वस्तुस्थिती तशीच आहे कोणाला ठाऊ कोणे कोपरे कोठेच दिसत नाही त्यामुळे मनावर दडपण पडते त्या भिंतीमुळे दिवसा तर आकाशे संकुचित झाल्याप्रमाणे भसावे आकाशाचा अगदी लहानचा तवाच तेवढा त्या आवारातून दिसावा याचा सा। नील सान ते वितान म्हणती बंदी जास गगन संत जाई जलदयान शिडांवर रुपेरी रात्री ती भिंत अधिकच जवळ आल्यासारखे होऊन मी एखाद्या विहिरीच्या तळाशी पडलो आहे असे वाटू लागे अथवा माझ्या दृष्टीला पडणारा आकाशाचा तारांकित चांदवा खरा नसून ते कृत्रिम आकाश असावे अशी शंका उत्पन्न होईल माझी बराक वा आवार ही कुत्ताघर ना या नावाने ओळखली जात हे नाव अजूनच होते माझ्याशी त्या नावाचा काहीच संबंध नव्हता ही छोटीशी बराक विशेष बेफाम कैद्यांना अलग ठेवता यावे म्हणून बांधण्यात आली होती नंतर राजकीय कैदी स्थानबद्ध कैदी वगैरे मुख्य तुरुंगापासून दूर ठेवायच्या लोकांसाठी तिचा उपयोग करण्यात येऊ लागला भिंतीच्या समोर थोड्या अंतरावर काही बांधकाम केलेले होते प्रथमच जेव्हा माझ्याचे दृशीला पडले तेव्हा माझ्या मनाला धक्काच बसला भल्या मोठ्या पिंजऱ्याप्रमाणेच ते दिसत होते व ते अदघाण्याच्या बैलाप्रमाणे माणसे फिरत होती माणसांच्या श्रमाने चालणारी ती पानचक्की आहे असे मला मागावून समजले त्यावर एकेका वेळी सोळा सोळा माणसे काम करीत माणसाला सर्वच गोष्टीची सवय होते त्याप्रमाणे याही दृश्याची मला सवय झाली परंतु मेळुष्य शक्तीचा हा अत्यंत मूर्खपणाचा व पशुतुल्य दुरुपयोग आहे असे माझ मत झाल आह जिव्हा जिव्हा मी त्या पिंजऱ्याच्या जवळून जाई तेव्हा तेव्हा पशुसंग्रहालयाचा विचार माझ्या मनात येत अस व्यायामासाठी अथवा इतर कोणत्याही कामासाठी आवाराच्या बाहेर जाण्याची मला काही दिवस मनाई करण्यात आली होती नंतर अगदी सकाळी झुंजूबुजू असताना अर्धा तासपर्यंत बाहेर जाऊन रपेट करण्याची किंवा पळण्याची परगी मला मिळाली दुसऱ्या कैद्यांशी संबंध येऊ नय व मी त्यांच्या दृष्टीला पडू नये म्हणून पहाटची वेळ नेमण्यात आली होती ती वेळ मोठ्या आनंदात जाईव मन अगदी ताजे तवाणे होत असे थोड्या वेळात पुष्कसा व्यायाम उघड्या हवेत घेता यावा म्हणून मी पळण्यास सुरुवात केली व हळूहळू पळण्याचं प्रमाण वाढवीत मी रोज दोन महिन्यांपेक्षा अधिक पळू लागलो अगदी पहाटेच म्हणजे सुमारे चार अथवा साडेचार वाजता चांगला अंधार असतानाच मी उठत असे रात्री वाचनासाठी पुरेसा उजय मिळत नसल्यामुळे लवकरच अंथरावर पडावे लागे लवकर जाग येण्याचे काही अंशी हेही कारण होतेच ताऱ्याकडे टक लावून बसण्याची मला आवड होती काही मुख्य मुख्य तारा पूंजकांच्या स्थानांवरुन वेळेचीही कल्पना येत असे आवाराच्या तटावरून डोकावून पाणारा ध्रुव तारा अंथरावर पडल्या पडल्या डोळ्यांना दिसत असे सदोदिस त्याच ठिकाणी तो नजरेस पडत असल्याकारणाने त्याच्या दर्शनापासून मला फार समाधान होई व बदलत्या आकाशाच्या मध्यभागी उवा टाकलेला हा अविचल तारा म्हणजे चिकाटी व आनंदपूर्ण धीमीपणा या गुणांचे एक प्रतिकच आहे असे वाटत असे, एक महिन्यापर्यंत मला कोणी सोपती मिळाली नाही तथापि वॉर्डर कैदी पहारेकरी कैदी आचारी व एक झाडूवाला माझ्याच आवारात राहत असल्यामुळे मी अगदी एकटा नव्हतो कधी कधी काही कारणाने दुसरे कैदीही तिथ येत असत जन्मठिअ कैदी तुरुंगात होते जन्मठप्विची शिक्षा बहुधा वीस वर्षांनी अथवा जरा आधीच संपत पण तुरुंगात वीस वर्षांहून अधिक काळ काढल अनेक कैदी तिथे होते ध्यानात राहण्यासारखा एक कैदी नैनीच्या तुरुंगात मला आढळला त्याच्या बिल्ल्यावर सुटकेची तारीख म्हणून एकोणीशे सासष्ट सा ले ले होते एकोणीसशे तीस सालापर्यंतच त्याने अनेक वर्षांची शिक्षा भोगलिली होती तो मध्यमयाचा ग्रस्त दिसला त्याला अनेक शिक्षा झालिख्या असून सर्व शिक्षांची गोळाबेरी जवळजवळ पंचाहत्तर वर्षे भरत होती एखादे मूल किंवा बाईमाणूस फार कशाला एखादे जनावर सुद्धा या जन्मटेपेच्या कैद्यांच्या दृष्टी कित्येक वर्षात एकदाही पडत नाही बाह्य जगाशी असलेल्या त्यांचा संबंध अजिवा तुटतो व माणसाची असणाऱ्या ओळखीदेखी पार बुजून जातात भीती द्वेष सूड वगैरे उग्र भावनांचे लेप त्यांच्या अंतकरणावर चढत असतात जगातील आनंद दयाळूपणा सुख वगैरे सर्व गोष्टींचा त्यांना विसर पडून वाईट विचार तेवढे जिवंत राहतात शेवटी शेवटी द्वेषभावना देखील नष्ट होऊन त्यांचे जीवन यंत्राप्रमाणेच अंतकरण शून्य बनून जाते यंत्राप्रमाणेच त्यांचे दिवस जात असतात एका दुसरा त्यात फरक नाही त्यांच्यापाशी अवशिष्ट राहणारी भावना म्हणजे एकच भीती कैद्यांच्या शरीरांचे माप व वजन वेळोवेळी घेण्यात येते परंतु या भयंकर वातावरणात झुरून व खुरटून जाणाऱ्या मनाचे माप व वजन कोणाला घेता येणार आहे का फाशीच्या शिक्षेविरुद्ध लोक मुद्दे मांडतात व ते मला पटतातही पण दुःखाने भरलुरुंगातील प्रदीर्घ आयुष्य दृष्टीला पडले म्हणजे मनुष्याला हळूहळू इंचा इंचा न फासावर चढविणे बरे असे वाटू लागत जन्मठप्च्या कैद्यांपैकी एक जण एकदा माझ्याकड़ आला व त्यांनी विचारल आमची अवस्था काय होणार स्वराज्यात तरी आम्हाला या नरकातून बाहेर याव्यास मिळत काय आणि हे जन्मठेपैदी म्हणजे असतात तरी कोण त्यापैकी पुष्कळ टोळ्या टोळ्यानी येतात पुष्कदा पन्नास अथवा शंभर माणसांच्या टोळीलाही एकदम शिक्षा देण्यात येत त्यापैकी काही अपराधी असतील पण सगळेच जण अपराधी असतील की नाही याबद्दल मला शंका आहे अशा खटल्यात माणूस सहज गोवला जातो माफीच्या साक्षीदाराचा पुरावा मिळवला थोडी ओळख पडली की पुरे होते दरोड्यांची संख्या वाढत असून तुरुंगातील लोकसंख्या दरवर्षी फुगत चालली आहे उपाशीपोटी लोक दुसरे करणार काय गुन्ह्याच्या वाढीविषयी न्यायाधीश लांबलचक व्याख्याने जोडत असतात परंतु त्यांच्या आर्थिक कारणांकडे काही ते डोळे उडून पाहत नाही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बाबीत भांडणे जोमतात लाठ्या फिरतात कोणी मरून जातो परिणाम काय तर कित्येक लोकांना लांब मुदतीच्या अथवा जन्मटेपीच्या शिक्षा होतात अशा प्रकारे सगळेच्या सगळे गडी तुरुंगात पडून बायका माणसांना कशीतरी गुजराण करावी लागते यापैकी एकालाही गुन्हेगार प्रवृत्तीचा म्हणता येणार नाही बहुत करून हे लोक जवान व खेड्यातील इतर माणसांपेक्षा शरीराने व मनाने दरकट असल्याचे दिसून येते थोडे शिक्षण दिले आणि जरा निराळ्या विषयांकडे व धंद्याकडे मनाचा पनळ लावला की त्यांच्यापासून देशाचा बहुमोल फायदा होईल हिंदुस्थानातील तुरुंगातून काही निगरगट्ट समाजकंटक व राष्ट्रघ्न मानसे आहेत नाही असे नाही पण ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवावा असे सत्प्रवृत्त मुलगे व तरुण इतके आहेत की माणसाला आश्चर्य वाटावे कैद्यांमध्ये अशी निवड पाखड करण्याची बुद्धी तुरुंगावरील एकाही अधिकाऱ्याला बहुधा सुचत नसेल न्यूयॉर्कमधील सिंग सिंग तुरुंगाच्या लुई ई लॉवेज या वॉर्डरने याविषयी काही उद्बोधक आकडे प्रसिद्ध केले आहेत तो म्हणतो की आपल्या ताब्यातील कैद्यांपैकी पन्नास टक्के लोकात गुन्हेगार प्रवृत्तीमुळे नाहीच पंचवीस केवळ परिस्थितीमुळे गुन्हेगार झाले आहेत व उरलेल्या पंचवीस टक्क्यापैकी फक्त साडेबारा टक्के लोकांना हाडाचे समाज समाजकंटक म्हणता येईल हे प्रमाण इरसाल गुन्हेगारांना जेथे पाठवण्यात येते त्या सिंगसिंग तुरुंगातील आहे ही, ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवली पाहिजे प्रवृत्तीने गुन्हेगार असलेल्या लोकांचे प्रमाण हिंदुस्थानात याऊनही कमी असेल असे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही जरा अधिक सहानुभूतीचे आर्थिक धोरण आखले बेकारी कमी केली शिक्षणाचा अधिक प्रेसार केला तरी आमचे तुरुंग रिकामी होतील पण हे साध्य होण्यासाठी समाजात बदल करणारी योजना हाती घेतली पाहिजे दुसरा उपाय सध्या ब्रिटिश सरकार योजित आहे तो म्हणजे पोलिसांची संख्या वाढविणे व अधिक मोठे तुरुंग बांधणे अखिल भारतीय कैदी सहाय्यक मंडळाच्या चिटणीसांनी प्रसिद्ध केलेल्या आकड्यांप्रमाणे एकोणीसशे तेहतीस साली नुसत्या मुंबई इलाक्यातून तुरुंगात पठवलेल्यांची संख्या एक होती बंगाल प्रांतातून एक लोक तुरुंगात गेले हिंदुस्थानातील सर्व प्रांत घेतले तर कैद्यांची एकंदर संख्या कदाचित दहा लाखांपर्यंत जाईल तुरुंगातील ही नेहमीची लोकसंख्या नव्हे काही कैद्यांच्या शिक्षा फार लहान असतात परंतु ते वगळले तरीही कैद्यांची संख्या खूपच भरेल, असे म्हणतात की जगातील मोठ्यात मोठी तुरुंग खाती हिंदुस्थानातील काही प्रांतांमधे आह संयुक्त प्रांताच्या वाट्याला हा संशयास्पद गोर सन्मान आलिला असून तेथील पूर्वापार चालत आलिली पद्धती अत्यंत परागतिक व मागासलेली आह कैद्यांचा व्यक्ती म्हणून मनुष्यप्राणी म्हणून विचारच करण्यात येत नाही व त्यांच्या मनावर संस्करण करण्याचे मूळ सुद्धा प्रयत्न होत नाही ते तुरुंगातून पळून जाऊ नयेत म्हणून मात्र संयुक्त प्रांतीय तुरुंगा खाते फार दक्षता बाळगत असते निजडण्याचा प्रयत्न फारच थोडे लोक करतात आणि हजारात एखादा तरी प्रयत्न सफल होतो की नाही याची वानवाच आहे तुरुंगात जर कशाचा विशेष खेद होत असेल तर तेथे पंधरा वर्षापासून पुढचे कितीतरी तरुण नजरेच पडतात या गोष्टीचा त्यांच्यापैकी बहुतेक चांगले चलाक दिसतात आणि संधी मिळाली तर ते नाव काढतील असे वाटते त्यांना लिहिण्या वाचण्याची गोडी लावावी म्हणून अलीकडे काही फुटकर प्रयत्न सुरू झाले आहेत पण ते अगदीच किरकोळ प्रयत्न होत खेळण्यासवरण्याला संधी नाही वृत्तपत्रांना बंदी आणि पुस्तकावर करडी नजर संध्याकाळ झाली की तेव्हापासून बारा बारा तास कैदी बराकेट डांबून पडलेला असतो तीन महिन्यांनी एक भ एक पत्र तीन महिने हा फार दीर्घ पण त्याही सवलतीचा फायदा कैद्यांना घेता येत नाही बहुत कैदी निरक्षर असतात तेव्हा कोणीतरी अधिकारी लिहून देईल का म्हणून त्यांना तिष्टच बसावे लागत स्वतःच्या मागे आणखी एक काम कशाला लावून घ्या म्हणून अधिकाऱ्याची टळाटाळ सुरू असत पत्र लिहिलेच तर पत्ता पत्ताबरोबर नसतो म्हणून ते पोहोचत नाही भेटीचे तर याऊन हाल आहेत रौप्य पुष्पदक्षिणा देऊन अधिकारी प्रसन्न करून घेतला तरच ती बहुधा मिळवायची पुष्कदा कैद्यांची निनिया तुरुंगातून बदली करण्यात येते व मग घरच्या माणसांना त्यांचे दाद लागत नाही मला असे अनेक कैदे आढळले की ज्यांना कित्येक वर्षात घरच्या माणसांची हाल काही सुद्धा कळली नसल्यामुळे ती जिवंत आहेत की मेली याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती तीन चार महिन्यांनी भेट झालीच तर ती देखील मसालेवाईकच व्हावायची जाळीच्या एका अंगाला बरेचसे कैदी व पलीकडच्या अंगाला त्या सर्वांची नात्वाईक मानसी, अशी एकदमच उभी करतात एकाच वेळी सगळी बोलू लागतात म्हणून ओरडूनच बोलावी लागते त्यामुळे भेटीच्या वेळी जे काही थोडेफार स्निग्ध वातावरण निर्माण व्हावायचे तेही नाही होते बऱ्यापैकी अन्न व थोड्या अधिक भेटी व पत्रे या सवलती हजारात एखाद्या दुसऱ्याला मिळत असतील कायदेभंगासारख्या मोठ्या चळवळीच्या हजारो लोक तुरुंगात पडले की अशा खास कैद्यांचे प्रमाण जरा चढते परंतु राजकीय कैद्यांपैकी देखील पंच्याण्णव टक्केस्त्री पुरुषांना इतर कैद्यांप्रमाणेच वागवितात क्रांतिकारक कार्याबद्दल ज्यांना दीर्घकालीन शिक्षा होतात अशा काही इस्मांना कित्येक दिवसपर्यंत एकांतवासात ठेवण्यात येते संयुक्त प्रांतामध्ये अशा कित्येक इस्मांच्या कपाळी एकांतवास ठेवलेला असतो सर्वसाधारणपणे तुरुंगातील अपराधाबद्दल एकांतवासाची शिक्षा देण्यात येते पण या तरुण मुलाची तुरुंगातील वर्तणूक आदर्श असली तरीही त्यांच्या कपाळाचा एकांतवास चुकत नाही अशा रीतीने तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळण लादलेल्या या भयंकर शिक्षेची भर कोर्टाने दिलेल्या शिक्षेत पडत असते हा प्रकार सर्वस्वी विपरीत असा आहे व कोणत्याही कायद्याचा आधार याबाबतीत दाखविता येईल असे वाटत नाही कांतवास किती अल्पकालीन असला तरी तो फार त्रासदायक होतो मग तो, तो वर्षानुवर्ष चालू राहिला म्हणजे बोलावा नको मन हलके हलके किडून जाते व वेळ लागण्याचा प्रसंग येतो चेहऱ्यावर शून्यपणा दिसू लागून भेदरलेल्या जनावाप्रमाणे कैद्याचे डोळे बसू लागतात मनसामर्थ्याचा बुगाबुगा करणारी व अंतकरणाची खंडोळी गुडविनारी ही पद्धती आहे त्यातून मनुष्य शिरसलामत बचावला तरी तो विचित्र व जगावून न्यारा असा म्हणून बाहेर पडतो मनात शंका उत्पन्न होते की हा गृहस्थ खरोखर अपराधी होता की नाही हिंदुस्थानातील पोलिसांबद्दल आधीच वाटत असलखा संशय राजकीय कायद्यांच्या बाबतीत द्विगणितच होतो युरोपियन अथवा युएशियन कैद्यांचा गुन्हा कसलाही असो त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कोणत्याही दर्जाची असो त्यांना सरळ वरिष्ठ वर्गात घालण्यात येते चांगले अन्न हलके काम अधिक भेटी व पत्रे अशी त्यांची व्यवस्था असत दर आठवड्यास पादरी येतो त्याच्याद्वारा जगातील बातम्या त्यांना मिळत राहतात पादरी महाशेबरोबर सचित्र व विनोधी वृत्तपत्रेही काकोटीस मारून आणतात व जरूर तर कैद्यांच्या कुटुंबांना युरोप वगैरेही पोहोचविला युरोपियन कैद्यांचा कोणालाही हवादवा वाटणार नाही कारण त्यांना मिळतात त्या सवलती देखील पण युरोपियन स्त्रीपुरुषांच्या बाबतीत साध्या माणुसकीची सुद्धा वाण असावी ही दुःखदायक गोष्ट आहा कैद्याला मानवी व्यक्ती असे समजण्यात येत नाही व मानवी व्यक्ती म्हणून स्त्रीपुरुष कैद्यांना वागविण्यातही येत नाही सत्तेचा राजसत्तेच्या अंमलबजावणी खात्याच्या पराकाष्ठेच्या अमान जडपशाहीचे प्रदर्शन तुरुंगात पहाव्यास सापडते विचार करता, न करता दयामयाने ठेवता आपल्या तावडीत सापडेल त्याची हडे मोडून त्यांचे पीठ करीत हे यंत्र फिरत राहते ते तसे फिरत राहावे या उद्देशाने तुरुंगाचे नियम बनवलेले असतात भावनाशी पुरुष असल्या यंत्राच्या कष्टात सापडले की त्यांची अंतकरणे पोळली जातात कुसकरली जातात या जीवनाच्या वृक्षतेला कंटाळून विट्टून गेलेली दीर्घकालीन कैदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे डसाडसा रडताना मी पाहिलेल्या आहे, या वातावरणात दुर्मिळ असणाऱ्या सहानुभूतीचा व उत्तेजनाचा एखादा शब्द जरी त्यांच्या काणी पडला तरी त्यांचे चेहरे आनंदाने व कृतज्ञतेने फुलून जातात पण असल्या मारक वातावरणात वावरणाऱ्या कैद्यांच्या मनात सुद्धा नानणारी मैत्री व दानत पाहिली की मात्र आश्चर्य वाटते तेरा वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर एका आंधळ्या कैद्याची सुटका झाली परंतु बाहेर पडताना त्याच्याजवळ सुतोळीचा तोडा देखील नव्हता जगात कोणी मित्र उरले नव्हते त्याच्या कैदी बंधूंची खूप इच्छा की आपण त्याला मदत करावी पण ते कितीशी मदत करू शकणार कोणी त्याला आपला सदरा दिला कोणी दुसरे काही दिले त्याच दिवशी सकाळी एका कैद्याला नवीन चप्पल जोडी मिळाली तेव्हा ती त्याने मला मोठ्या अभिमानाने दाखविली तुरुंगात चप्पल जोडी मिळणे म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट परंतु हा मातारा आंधळा अन्वाणी जाणार असंही पाहून त्याने आपल्या नव्यापुऱ्या जपला त्याला देऊन टाकल्या बाळाच्यापेक्षाही अधिक दळीव माणसे तुरुंगाच्या आत आहेत मनावयाची असा विचार माझ्या मनात आला अनेक अनपेक्षित व स्फूर्तीदायक प्रसंगांनी ते साल भरून गेले होते परंतु जनतेच्या मनात चैतन्य खेळवण्याची जी शक्ती गांधीजींच्या ठिकाणी दिसून आली तिचेही मला सर्वात अधिक आश्चर्य वाटले मोहिनी विद्येचाच मासला त्यावेळी पहाव्या सापडला व त्यांच्यासंबंधी गोखल्यांनी काढलेल्या उद्गारांची आठवण झाली गोखले म्हणाले होते की मातीच्या गोळ्याला शुराचे कार्य करावायला लावील अशी शक्ती गांधीजींच्या अंगी आह राष्ट्राचे ध्येय कायदेभंगाने मिळेल असा आत्मविश्वास देशाला वाटू लागला व आम्ही यशाची वाट चालू लागलो अशी आमच्या शत्रुमित्राची कल्पना झाली चळवळीत भाग घेत होते त्यांच्याच मनात नव्हे तर कैद्यांच्या मनातही रोमांचकारी सुखस्वप्ने तरंगू लागली व हे स्वराज्य असे साधे कैदी देखील म्हणू लागले स्वराज्यात आपले काहीतरी भले होईल अशी स्वार्थी बुद्धीनेच ते स्वराज्याची वाट पाहत होते लहान सहान मात्र त्यावेळी थोडी तारांबळ उडाली तुरुंगात आम्हाला फक्त एक हिंदी साप्ताहिक मिळत असे पण त्यातल्या तुटपुंज्या बातम्या वाजून देखील आमच्या डोक्यात कल्पनांचे कल्लोळ उठायचे दररोज लाटी हल्ले कधीकधी होणारे गोळीबार राष्ट्रीय निशान केल्याबद्दल सोलापूर येथे लष्करी अंमलात झालेल्या दहा दहा वर्षांच्या शिक्षा आमच्या देशबांधवांचे व विशेषतः आमच्या भगिनींचे आम्हाला विशेष, विशेष कौतुक वाटे माझ्या आईचे पत्नीचे व बहिणीचे आणि त्याचप्रमाणे माझ्या कित्येक बहिणींचे व मैत्रींचे कार्य पाहून माझ्या मनाला फार समाधान होईल तुरुंगात असल्यामुळे मी शेराणी त्यांच्यापासून दुरावलं असलो तरी एका थोर कार्यातील सहकार्याच्या नवीन भावनाबंधाने आम्ही वास्तविक एकमेकांशी अधिकच निगडीत होत चाललं होतं त्यावेळी आमचे कुटुंबजणू काही फार मोठ्या अशा देशव्यापी कुटुंबात विलीन होऊन गेले तथापि त्यामुळे आमच्या कुटुंबातील जुने वैशिष्ट्य व परस्पर प्रेम काही नष्ट झाले नाही कमलाने तर मला थक्क करून टाकली तिच्या उत्साहाला व तळमळीला भिहूनच दुखणे पळाले असावे कसे असो काही काळ तरी अतिशय दगदग होत असतानाही तिची प्रकृती उत्तम राहिली होती दुसरे लोक बाहेर कष्ट व संकटे यांच्याशी झुंजत असता माझे तुरुंगातील जीवन त्या मनाने बरेच सुखाचे आहे असा विचार मनाला लागला आपण बाहेर समरांगणावर जावे अशी तळमळ मला लागून राहिली होती पण ते शक्यच नव्हते तेव्हा तुरुंगातील जीवन शक्य तितके कडक करण्याचा मी प्रयत्न केला माझ्या चरख्यावर मी दररोज तीन तास दूध कातत असे दोन तीन तास निवार जात नवारीचे काम मी मुद्दा मागून घेतले होते मला त्या कामाची गोळी लागली त्यात फारसा त्रासही पडत नव्हता व विशेष डोकेफुडे करावी लागत नव्हती कामात मन गुंतून राहिल्यामुळे विचारांचे वादळी शांत होत असे मी पुष्कसे वाचण्याचा शिरस्ता ठेवला होता जाडणे लोटणे कपडे धुणे वगैरे काम चालू होतीच माझी शिक्षा साधी असल्यामुळे मी आवड म्हणूनच काम करले होते, अशा प्रकार जलमधील दैनंदिन काम व बाहेरच्या संबंधी विचार यांच्यातनि तुरुंगातील आयुष्य व्यतीत होत होत्रुंगाच निरीक्षण कल्यावर मला असे आढळून आल की ब्रिटिश सरकारची राज्यपद्धती व येथील कार्यपद्धती यात फारसा फरक नाही सरकारी खाती कर्तबगार असल्यामुळे देशावर सरकारी पकड कायम राहत असली तरी देशातील जनतेची काळजी त्यांना मुळीच वाटत नाही तुरुंगातील व्यवस्था देखील बाह्यता चोख असल्याचे आढळून येईल परंतु कैदी म्हणून आत येणाऱ्या व्यक्तीला आपण सुधारली पाहिजे याची दखलगिरी कोणालाही असल्याचे दिसून येत नाही कैद्यांची हड्डी नरम करावी ही एकच कल्पना तिथ दृढमूल झालिली आह तुरुंगाच नियंत्रण कोणत्या प्रकारे करण्यात येत कैद्यांना कोणत्या मार्गाने शिस्त लावण्यात येत त्यांना शिक्षा काय होतात कैद्यांपैकीच काही जणांना वॉर्डर व वा पहारेकरी बनवतात भीतीमुळे व माफीच्या व बक्षिसीच्या आशेने ते अधिकाऱ्यांबरोबर सहकार्य करू लागतात बिगर कैदी आणि पगार देऊन ठेवलेले असे वॉर्डर फारच थोडे आहेत एकमेकांवर पाळत ठेवण्याची व चहाडखोरीची सवय तुरुंगामध्ये बोकाळल्याचे आढळते कोणतेही काम एक दिला अथवा सांघिकरितीने करण्याची तुरुंगात मोकळी कसत नाही याचे कारण सहज आहे कैद्यात फाटाफूट असली म्हणजे त्यांना काबूत ठेवणे सोपे जाते बाहेरच्या जगात हाच मासला मोठ्या प्रमाणावर चाललेला पहाव्यास सापडतो पण तो तुरुंगातला इतका उघड असत नाही बाहेरच्या वॉर्डर पहारेकर्यांची नावे निराळी असतात त्यांच्या पदव्या मोठ्या भरदार व त्यांचे दरबारी पोशाख अधिक रुबाबदार असतात तुरुंगातल्याप्रमाणेच त्यांच्याही मागे त्यांची हुकूम मान्य कराव्यास लावण्यासाठी सशस्त्र राजदूत असतातच आधुनिक राजयंत्राला तुरुंग ही किती अत्यावश्यक संस्था होऊन राहिली आहे हा विचार निदान कैद्याच्या मनात तरी खास येऊ लागतो आणि तुरुंग पोलीस व सैन्य या महत्वाच्या खात्यांच्या मानाने सरकारी दुसरी खाती अग्निक क्षुल्लक वाटू लागतात व राजसत्ता ज्या गटाच्या आधीन असेल त्याच्या हुकुमांची तामिली जबरदस्तीने करून घेण्याचे दंड साधन म्हणजेच राज्ययंत्र हा माझा सिद्धांत तुरुंगात पटू लागतो एक महिनापर्यंत माझ्या बराकेत मी एकट्याच होतो नंतर नर्मदा प्रसाद सिंह नावाचे गृहस्थे आले ते माझे मित्र होते जूनच्या शेवटच्या दिवशी आमच्या लहानशा आवारात मोठी धामधूम उडाली काही कल्पना नसता सकाळी पाहतो तो वडील व डॉक्टर सय्यद महमूद तेथे आलेली उठण्यापूर्वी अंतराज असतानाच त्यांना आरणभोनात गिरदार करण्यात आले होते